पुस्तक घामाची फुले व करुणा देवी लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील गोष्ट तिसरी बासरीवाला एका गावात एक श्रीमंत सावकार राहत होता त्याचा जमीन जुमला गावोगाव पसरलेला होता जिकडे पहाल तिकडे त्याचीच शेती जिकडे पहाल तिकडे त्याचीच घरे हजारो लोकांच्या घरादारांचे लिलाव त्याने केले होते शेतकऱ्यांना तर तो काळ वाटे शेतकऱ्यांची गायी गुरे भांडी कुंडी सारे त्याने जप्त करून न्यावे त्याच्या नावाने सारी आसपासची श्रमणारी दुनिया मोठे मोडीत असे शेतकऱ्याने पाऊस पाण्यात उन्हात खपून धान्य निर्माण करावे परंतु सावकाराची झडप यावी व सारे नाहीसे व्हावे खंडोगंती धान्य निर्माण करणाऱ्या शेतकऱ्या शेवटी उपहास पडत त्यांची मुले अर्धपोटी राहत अशा या दुःखी कष्टी लोकांची शिव्याशा त्या सावकाराला मिळत त्याला कोणी बरे म्हणत नसेल तो भेटला तर त्याला रामराम करेल परंतु त्याची पाठ वळताच मरत का नाही छळवा द्या असे वैतागाने म्हणाले त्या सावकाराचे नाव धोंडोपंत धोंड्यासारखे त्याचे मन घट्ट होते दया माया त्याला माहीत नव्हती दुसऱ्याच्या डोळ्यातील पाणी पाहून धोंडोपंत हसे अश्रुंजी थट्टा करणे याहून वाईट काय या आहे परंतु धोंडोपतास त्याची किंमत कळत नसे एकच गोष्ट तो ओळखी ती म्हणजे पैसा धोंडोपंतांचा देव पैसा पैसा हे त्याचे परब्रह्म धोंडोपत्ताला एक मुलगा होता भांगे तुळस तसा तो होता मातीच्या पोटी कस्तुरी तसा तो होता त्याचे नाव मनोहर त्याला सारे मण्या अशी हाक गोड मारीगा होता दिसे चांगला तसे त्याचे मनही चांगले होते गरीबांचे अश्रू त्याला समजत आपल्या घरी येऊन शेतकरी रडतात बाबा कसे त्यांना बोलतात हे तू बघे परंतु तो लहान होता किती दिवस लहान राहणार तो हळूहळू शरीराने व मनाने मोठा होत होता आईबापांचा एकूणता एक मुलगा त्याचे कोड कौतुक होत होते त्याच्या अंगावर दागिने होते सुंदर कपडे होते म्हण्याला काय कमी गावात म्हणाला जिकडे तिकडे वेगांची निंदा ऐकू येईल तो शायद गेला म्हणजे मुले म्हणत गरीबांना रडवणाऱ्या धोंडोपंतांचा हा मुलगा कधी दुकानात गेला तर गरीबांचा काळ धोंडोपंत त्यांचा हा मुलगा असे शब्द त्याच्या कानावर येईल मनाला वाईट वाटेल त्याला दागिने अंगावर घालवत ना तलम मुसरे वसरे नेसवत ना वापरवत ना त्याला गरीबांचे दुःख त्यांच्या मुलांचे आक्रोश त्याला ऐकू येत मन्या गरिबीने राहू लागला तो शाळेतही जाईनासा झाला एके दिवशी धोंडोपंत या सर्व इष्टीचा आहे हे सार सोन्या तुझ्यासाठी आहे वडिलांचे शब्द ऐकून मण्या म्हणाला बाबा मला काही नको ही इस्टेट आपली थोडीच आहे वडील म्हणाले आपली नाही कोणाची माझ्या अक्कल ती मी मिळविली आहे वडील पुढे म्हणाले कर्ज घेताना नाईक घे रडत कर्ज काढावं कशाला लोकांना घ्यायला पाहिजे द्यायला नको मण्याची एक बाल मैत्रीण होती तिचे नाव लिली ती शेजारीस राहत असे लिलीचा बाप गरीब होता धोंडो बंदांचा तो देणेकरी होता मण्या व लिली एका ठिकाणी खेळत लिली त्याला लुट्टपुटीचे जेवायला वाढायची दोघे झोपाळ्यावर बसत व मोठ्याने झोके घेत दोघांची फार गट्टी होती मण्याला लिली शिवाय व लिलीला मण्याशिवाय करमत नसे परंतु मन्या लिलीकडे जात नसे तो कोठे जात नसे नदीच्या तिरी जाऊन तिथल्या वटवृक्षाखाली तो बासरी वाजवत बसे मन्या फारच छान बासरी वाजवी जणू गोकुळातील कृष्णे वाजवत आहे असे वाटे मन्याची बासरी ऐकून गायी गुरे तटस्थ राहत पक्षी झाडावर गप्प बसत नदीचे पाणी पांगुळे व वाहत नासे होई वारा स्तब्ध होई पाषाणाला पाजर गरिबांची दुःखिका त्या बासरीतून आळवी जगातील हाय हाय को त्या सुरट्या सुरातून प्रगट करी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मन्याच्या झाडाखाली बसे राणातील गुराखी त्याचे मित्र म्हणले ते त्याला कांदा भाकर देत व नदी त्याला स्वच्छ पाणी देई, कधी कधी पक्षी चोसीतून फळे आणून त्याच्या पायाजवळ ठेवीत तर कधी त्याच्यासमोर येऊन गायी दुधाच्या धारा सोडी मन्या गाईचा वत्स होई व ते दूध पी मन्या सृष्टीचा बालक झाला होता प्रेमळ मण्यावर सारी सृष्टी प्रेम करीत होती बरेच दिवसात लिलीला मन्या भेटल्या नव्हता मनाला घटावयाला ती अधीर झाली होती आई रोज तिला खाऊ देईल परंतु तो तिने ना खात तसाच त्याला जमवून ठेवला होता मण्या व मी दोघे मिळून खाऊ असे ती मनात म्हणे मण्या येईल उद्या येईल अशी ती वाट पाहत होती मण्या आला नाही मण्याच्या बापाने लिलीच्या बापाला ताकीद दिली होती की खबरदार लिली मण्याकडे गेली तर त्या काढायला एकटा राहू दे म्हणजे शेवटी कंटाळून घरी येईल लिलीचा बाप देणेकर होता म्हणजे गुलाम व मि त्याने लिलीला तसे बजाविले तिच्या डोळ्यात पाणी आले ऋणी बापाला दिसले नाही दिसले तरी रुसले नाही पटले नाही एके दिवशी लिलीचा बाप बाहेर गावी गेला होता आईला विचारून जावायला निघाली तिने खाऊचा डबा बरोबर घेतला होता नदी सागराकडे निघाली खोकिळा वसंताकडे निघाली मग फुलाकडे निघाली मण्या पाटमोळा बसला होता त्याच्या हातात बासरी होती नदीच्या प्रवाहाकडे तो बघत होता एकदम पाठीमागून जाऊन लिलीने त्याचे डोळे धरले कोण आलं इथं छळायला कोण धरतय माझे डोळे मण्या म्हणाला व ते कोमल हात त्याने पुस्करले लिली भ्याली व हरणासारखी ती पळून गेली गोड मण्याची आज तिला भीती वाटली मण्या पाठीमागे वळून पाहतो तो लिली परत जात आहे असे त्याला दिसले लिले, लिले, लिले त्याने हाका मारल्या ती परतही नाही मण्या खिन्न झाला त्याला वाईट वाटले त्याला वाटले की पळत जावे व लिलीला आणावे आपण तिला बासरी वाजवून दाखव तिच्या जवळ गोष्टी बोलू परंतु त्याला धैर्य झाले नाही काही दिवस गेले मन्याने हाका मारल्या तरी आपण गेलो नाही याची आता तिला वाईट वाटत होते तिचा राग गेला प्रेम का कधी रागावते तिने पुन्हा एक संधी साधली मण्यासाठी तिने खाऊ घेतला ती निघाली मण्या अलीकडे पाठभोरा बसत नसे गावाकडे तोंड करून मसे व नदीकडे पाठ करिली आली तर दिसावी म्हणून तो असे करी लिली येताच त्याला दिसली तो आनंदला प्रेम परत आले मैत्री परत आली तो म्हणाला ली त्या दिवशी अगदी फनकरांनी निघून गेलीस ना मी किती तुला हाका मारल्या लिली म्हणाली तू माझ्यावर एकदम ओरडलास मी घावरले, मण्या म्हणाला तू धरलं आहेस हे काय मला माहीत लिली म्हणाली लपण दावाच्या खेळात तुझे डोळे यात, हाताने मी पूर्वी झाकित असे ते हात तू कसे ओळखले नाहीस मण्या म्हणाला परंतु अलीकडे किती दिवसात आपण खेळलो नाही शिवाय मी त्यावेळेस दुःखी होतो त्रासलेला होतो तुझ्या प्रेमाला माझे दोन शब्दही सहन झाले नाहीत एका शब्दाने मैत्री मोडते परंतु असली दुबळी मैत्री काय करायची किती आघात झाले तरी ती अभंग राहावी ती काचे सारखी नसावी हिऱ्यासारखी असावी लिली म्हणाली मन्या आई रोज मला खाऊ देई परंतु तो मी कधी खाल्ला नाही हा बघ सारा जमवून ठेवलेला आणला आहे ये आपण खाऊ दोघांनी खाऊ खाल्ला लिली म्हणाली मन्या तू घरी का राहत नाहीस वडिलांचं थोडं ऐकावं तुझ्या वडिलांनी तुझ्याकडे येण्याची मला बंदी केली आहे म्हणतात कसे एकट्याला कंटाळू दे म्हणजे झपकत घरी येईल घरी आपण रोज खेळू रोज बोलू मण्या म्हणाला माझ्या बाबांना सार जग नाव ठेवतं तुझ्या मण्यालाही सरणी निंदावं वा असं तुला वाटतं का मला माझ्या घरी राहावत नाही तिथं पाप आहे अन्या आहे मला गोर गरिबांच्या किंकळ्या ऐकू येतात तुझ्या मण्याचा जीव तिथं होरपळू लागतो गुदमरू लागतो क्या हवेत मी जगू शकणार नाही हा मण्या पक्षी राणातील मोकळ्या प्रेमळ व सुंदर हवेतच नांदू शकेल जगू शकेल मण्याने नंतर बासरी वाजवली लीली वेडी झाली डोळे मिटून ती बसली होती बासरी थांबली तरी तिचा समाधी सुटली नाही ती भानावर आली ती सद्गती धोन मण्याला म्हणाली मण्या दादा मला शिकवशील बासरी वाजवायला मी चोरून येईन व शिकत जाईन मण्या म्हणाला ये तुझ्यासाठी एक दुसरी बासरी मी तयार करेन लिली निघून गेली मधून मधून ती बासरी वाजविण्याचा घरी सारखा अभ्यास करी, तिची आई रागवून म्हणे काय सारखी कटकट लिली म्हणे कैरी आंबट असते परंतु काही दिवस गेले की तीच रसा व गोड होते आई आज तुला कटकट होत आहे परंतु मला चांगले वाजविता येऊ लागले की तूच म्हणशील लिले वाजव जरा बासरी मण्यादादा वाजवतो तेव्हा पाशा ओले होतात नदी वाहण्याचं विसरून धमकते एके दिवशी लिली मण्याकडे गेली होती त्या दिवशी मण्याची बासरी घेऊन लिलीने वाजविली मण्या ध्यानस्थ झाला मण्यापेक्षाही लिली उत्कृष्ट वाजवू लागली मण्या म्हणाला तुझ्या कोवर हाताने तू तु वाजविलीस तुझं प्रेम हृदय तू ओतलंस म्हणून माझ्यापेक्षा दिव्य संगीत तू निर्माण केलंस स्त्रियांचं जीवन हळूवार सोषिक पवित्र व प्रेमळ असं असतं म्हणूनच तुला असं वाजविता आलं लिलीला एके दिवशी वाटलं मण्यादाची वासरी आपण मागावी आपल्या बासरीपेक्षा त्याची बासरी सुरेल आहे गोड आहे मागताक्षणी मण्या देईल असे तिला वाटले प्रेमासाठी प्राण देतात मग वासरी का मने देणार नाही प्रेमाला देण्याला अशक्य असे काय आहे त्या दिवशी मन्या खिन्न होता त्याची वृत्ती प्रसन्न होती त्र तस दिसत होता लिली आली तरी तो हसला नाही मन्याची बासरी हातात घेऊन गी म्हणाली मण्या दादा ही मला देतोस माझी बासरी तू घे व तुझी मी घेते तू मला वाजो मी तुला वाजवीन बासरीच्या रूपानं तू मशी मी तुझ्या असे। जवळ असेल मण्या एकदम संतापला त्याचे डोळे ते प्रेम डोळे लहान झाले तो एकदम उसळून तिच्या हातातील बासरी खसकन उडून म्हणाला अगं लबाडे अगं ढोंगे माझी एक मैत्रीण म्हणजे ही बासरी ती तू पळवणार का होय हे एकच माझं दिवस तू पोटात चिरत होतीस माझ्या बाबांचं हे कारस्थान असेल ज्या बासरीमुळे मला जीवन कंटावाना होत नाही ती बासरी लांबवावी असं तुमचं ठरलेलं दिसत जा निघेथून मला दर्शन नको स्वार्थी व मत्सरी जगाचं मला दर्शन नको फुलावर निखारे पडावे हरणाच्या कोळ्या अंगावर कठोर व तीक्ष्ण बाण पड़ावे, कमळावर थंडगार तिला ती प्रेम करी प्रेमाला अश्रू तिच्या डोळ्यातून घळगळले वेळी प्रमाणे ती थरथरत निघून गेली लिली मनाकडे पुन्हा आली नाही लिली आता मोठी झाली होती तिच्या लग्नाच्या वाटागाटी होत होत्या ती आता कधी बाहेर जात नसे तिची आई तिला म्हणे लिले अलीकडे वासरी वाजवित नाहीस तू गोड वाजवतेस लिली म्हणे माझी बिघडली माझा पावा पिचला माझ्या बासरीतून गोड सुराता या दुरुस्त करणारा एकच आहे परंतु तो कसा भेटणार कधी भेटणार लिलीचे लग्न जमले धूरच्या गावचा तरुण मुलगा पती म्हणून ठरविण्यात आला जानवस्ता लिलीच्या गावात उतरला लिलीचे लग्न लागले रात्री लिलीची वरात होती वधूवर होड्याच्या गाडीत बसली होती वाद्ये वाजत होती गावाबाहेरच्या देवाच्या डोळ्यात वधूवर जात होती गावाबाहेर झाडाखाली मण्या बासरी वाजून बसला होता तो आवाज ऐकून वाद्ये वाजवणारे थांबले मण्याचा था बासरीच ऐकत होती गोड बासरी लिलीच्या डोळ्यांना पाणी आलं ती डोळे सोडू लागली पाठ विचारले काय झालं लिली म्हणाली फुल डोळ्यात गेलं लिली सासरी गेली तो गाव सोडून माहेर सोडून गेली त्या दिवसापासून मण्याने बासरी वाजवली नाही गुराखी त्याला विचारित मण्या दादा बासरी वाजवना मनाचे गुराखी खिंड होऊन जा मण्या हसेना बोले ना खेळेना वाजवीना तो जिवंत असून मेल्यासारखा झाला होता लिलीची तीच स्थिती होती सासरचे सारे काम तिला करावे लागले मोठ्या पहाटे ती पातेरे घाली चुली सारवी अंगण झाडून सडा घाली खटाभर भांडी घाशी पाणी भरी धुण्याची मोट घेऊन तळ्यावर जाईल ती तळ्यावर जरा उशिरा जाईल त्यावेळेस तिथे कोणी नसेल ती तिथे बसून रडे हृदयातील पाणी डोळ्यांवर तळ्यात पडेल दुःखी लोकांच्या अश्रूंचे तर ते तळेमनले नसेल ना धुणी धुवून ती घरी येईल मग गोळावर घास खाई पुन्हा भांडी घाशी धुनी वाळत घाली दुपारी दळण निवडणे वगैरे असे आज भाजणी उद्या मेककूट परवा पापड तेरवा मिरच्या कुठणे कधी मसाला कधी काही हे असेच दिलीचे फुलासारखे तोंड कोमेजून गेले ती नीट खाई खाईना पिईना नेहमी तिचे पोट भरलेले त्या दिवसापासून मनाला भेटलो नाही याची रुखरुख तिला लागली होती मनाला कोण आहे सारा जगात त्याला कोण नाही ती नदी त्याची आई गाई गुरे व पक्ष त्यांची भावंडे गुराखे त्याचे मित्र त्रासलेल्या मण्याचे शब्द मी मनावर का घ्यावे मी पुन्हा त्याच्याकडे का गेले नाही सारे अभिमान खऱ्या प्रेमापुढे फिके पडतात प्रेमाला अहरची बाधा कधी होत नाही खरे प्रेम निरहंकारी असते माझे प्रेम खरे प्रेम नव्हते म्हणून मी मनात अळी धरली असे मनात येऊन लिली रडे शेवटी लिली आजारी पडली ती अनसुणाला खेळली सासू सासऱ्यांनी ती माहेरी पाठविली आजारीपणा तिची सेवा कोण करणार ती आता उपयोगी थोडीच पडणार होती निरुपयोगी वस्तू माहेरी रवाना झाली लिलीची दैना पाहून तिच्या आईच्या पाणी झाले लिलीचे शरे दिसेना एके दिवशी लिली म्हणाली आई मना दादाला बोलावं त्याला डोळे भरून पाहिन त्याच्या हात हातात घेऊन त्याच्यावर दोन टिपे गाळीन जणू माझ्या अश्रूंचे अर्ध त्याच्या हातावर सोडील आई बोलावशील का नको मला हे दूध नको हे पाणी मला मण्याची तहान आहे ग माझ्या मण्याची परंतु मनाला कोणी बोलविली नाही कारण मन्याच्या बापाची निक्षुण सांगी होती की मनाशी संबंध ठेवू नका लिलीच्या बापाला लिलीच्या प्राणापेक्षा तिच्या शेवटच्या इच्छेपेक्षा सावकाराचे ऋण महत्वाचे वाटत होते सावकाराची इच्छा महत्वाची वाटत होती लिली मन्या मन्या करीत देवाघरी निघून गेली लिली मेली मण्याने गुराख्याना विचारले ते कोणाशीने प्रेत येत आहे ते म्हणाले लिलीचे मण्या चमकला कसे तरी पाहू लागला त्या झाडाखाली तो उभा राहिला ली चिता ची धाड पेटत तार तार होती मण्याचे हृदय ताड ताड उडत होते जणू फुटू पाहत होते सारे लोक माघारी गेले मग मण्या हातात ते आपली बांसरी घेऊन तिथे गेला त्या चितेजवळ तो बसला रसरशीत निखारे तेथे होते लिली व मण्या यांच्या मनोरथांचे जळून असले निखारे झाले होते मण्या तेथेच बसला तो मध्ये सात जोडी मध्ये रडे, मध्ये उठून त्या चितेला प्रदक्षिणा झाली मण्या गुडाख्याना तिथे दिसला नाही मन्या कोठे गेला मण्याचा पत्ता नाही त्याची बासरी जी लिलीने मागितली होती ती लिलीच्या विजलेल्या चितेवर सापडली परंतु ती बासरी वाजवण्याला सापडला नाही तो कोठे गेला वाऱ्याला माहीत वरच्या ताऱ्याला माहीत त्या वाहणाऱ्या खोल नदीला माहीत त्या नदीतरी रात्र पडली की गोड बासरी ऐकू येते दोनिळ्या तऱ्हेचे सूर ऐकू येतात गुराख्याने ते संगीत ऐकले व गावात सांगितले लिलीचा बाप व मण्याचा बाप दोघे एके दिवशी रात्री तेथे गेले ते दिव्य संगीत त्यांच्या काणी पडत होते त्यांची दगडासारखे हृदय मृदू नवनिताप्रमाणे होत होते बासरीच्या एकेका सुराबरोबर त्यांच्या हृदयाचे पाणी पाणी होत होते फत्तरांची फुले होती मण्यावलेली यांच्या जगण्याने जे झाले नाही ते त्यांच्या मरणाने झाले मन्याचा बाप विरक्त झाला सारी खते पत्रे त्याने फाडून टाकली त्याने सर्वांना देणे माफ केले होता नव्हता तो पैसा गोरगरीबांच्या हितार्थ त्याने खर्च केला तो झोपडीत राहू लागला बंगले मळे गाड्या घोडी सारे विकून कुठे त्याने विहिरी बांधल्या कुठे दवाखाना घातला कुठे शाळा उघडली कुठे रस्ते दुरुस्त केले मण्याचा बाप जणू खरे जीवन जगू लागला मण्या मेला परंतु पित्याचा पुनर्जन्म झाला धोंडो पंताने एक सुंदर समाधी बांधली ती मण्याची बासरी तेथे ठेवण्यात आली मण्या व लिली एवढे दोनच शब्द त्या समाधीवर लिहिलेले आहेत येणाऱ्या जाणाऱ्या मुसाफिरांना गुराखी जुनी गोष्ट सांगतात मग ते ऐकणारे मन्या व लिलेचे अश्रू देऊन श्राद्ध करतात